श्री परमने अथ पंचमोध्याय अर्जुन उवाच संन्यास कर्म कृष्ण पुनर्योगम च्रेय एरेक तने ब्रूहि सुनीशिित अर्जुन म्हणाला हे श्रीकृष्ण तू एकदा कर्मसन्यासाची व पुन्हा कर्मयोगाची प्रशंसा करतोस तेव्हा या दोन्हीतील जे अधिक श्रेयस्कर असेल ते मला सांग श्री भगवान उवाच संग निश्रेयस कराव तयोस्तू कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते श्री भगवान म्हणाले कर्मसन्यास व कर्मयोग दोनी का चाहेत। त्या न न हे दोन्ही मार्ग मोक्षदायकच आहेत परंतु त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोगाची योग्यता विशेष आहे ज्ञेय संखम बंधात प्रमुख हे महाबाहो जो द्वेष किंवा इच्छा करत नाही तो कर्मयोगी व्यवहारात नित्य संन्यासीत समजावा रागद्वेषादी द्वंद्वातीत असलेला तो कर्म सहज सहजमुक्त होतो सांख्ययोगौ पृथक बाला प्रवदंती न पंडिता एकमप्या स्थित सम्युभयोरविंद फलम कर्मसन्यास व कर्मयोग हे वेगवेगळे आहेत म्हणजेच भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ लोक मानतात ज्ञानी लोक असं म्हणत नाहीत कर्मसन्यास व कर्मयोग यातील एका जरी मार्गाचं यथायोग्य आचरण घडलं तरी त्याला दोन्ही फळ मिळते सांख्य मार्गाने म्हणजेच कर्मसन्यासाच्या मार्गाने जाणाऱ्यांना जे मोक्षरूपी स्थान प्राप्त होते तेच स्थान निष्काम कर्मयोगाचे आचरण हे प्राप्त होते म्हणून सांख्य मार्ग व कर्ममार्ग फलदृष्ट्या एकच आहेत असे जो जाणतो त्यानंच खरं तत्व ओळखलं संन्यास असतो महाबाहो दुःखत मा योग युक्तो मुनिर ब्रह्म नचिरेधि श्लोक सहावा परंतु हे महाबाहू अर्जुन कर्मयोगाच्या सहाय्या वाचून कर्मसन्यासाची प्राप्ती होणे दुष्कर आहे निष्काम कर्मयोग युक्त मुनीलात्मा जितेंद्रिय सर्व भूतात लिप्यते जो निष्काम कर्मयोगाच्या ठिकाणी रथ झाला ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं जो आत्मज्ञानी झाला इंद्रिये ज्याच्या कह्यात आली सर्व भूतमात्रांच्या जा आत्म्याशी ज्याचं ऐक्य झालं असा मनुष्य कर्म करत असूनही तो त्या कर्मांनी लिप्त होत नाही मन्ये तत्भवेत पशन्वन स्पृशन जीघ्र नशनन गन स्व पन मिशन निमिशन इंद्रिया आणि इंद्रिया पाहत असताना ऐकत असताना स्पर्श करीत असताना वास घेत असताना खात असताना चालत असताना झोप घेत असताना अथवा श्वासोच्वास करत असताना बोलत असताना देत असताना घेत असताना डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करीत असताना इंद्रिये आपल्या विषयांच्या ठाई आपोआप प्रवृत्त झाली आहेत असे ओळखून मी काही करत नाही असं कर्मयोग पद्मपत्रिवा जो कर्मयोगी फलासक्ती सोडून सर्व कर्मे ब्र म्हणजेच परमेश्वराच्या ठिकाणी अर्पण करतो तो पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापापासून अलिप्त असतो काय मनसा बुद्ध्या केवलुवती संगम तत्मशुद्ध ये श्लोक अकरावा कर्मयोगी शरीराने मनाने बुद्धीने आणि केवळ इंद्रियानी फलासक्ती सोडून आत्मशुद्धी करता कर्म करतात युक्त कर्मफल फले शांती सक्त कर्मयोगी कर्मफलाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठाशी शांती मिळवतो उलट पक्षी असा योग ज्याला साध्य झाला नाही तो फलाची आसक्ती धरून कामवासने संसारात बद्ध होतो सर्व मनसा न पुरे सर्व कर्माण मनसा संन्य नैव दे कारयन् कर्मांचा मनाने त्याग करून जितेंद्रिय मनुष्य कोणतेही कर्म करणारा किंवा न करणारा न होता नऊ दारे असलेल्या या देहरूपी नगरात आनंदाने राहतो न न, न प्रवर्तते लोकांची कर्तृत्व शक्ती त्याने करावायाची कर्मे आणि कर्मांचा फलाशी संयोग यातील कोणतीच गोष्ट परमात्मा निर्माण करत नाही हे सर्व स्वभावतःच म्हणजे प्रकृतीकडून होत असते कस्यचित पापं नावृतव सर्वव्यापी जीवात्मा कोणाचे पापही घेत नाही आणि कोणाचे पुण्यही स्वतःकडे घेत नाही अज्ञानाने ज्ञान आच्छादित झाल्यामुळे सर्व जीव मोह पावतात ज्ञान यशाम नाशित्यकाशयत श्लोक सोळावा परंतु ज्यांचे हे असले अज्ञान आत्मज्ञानाने नष्ट झाले त्यांच्या अंतःकरणात उदित झालेले ते ज्ञान सूर्य जसा सर्व वस्तूंना प्रकाशित करतं त्याप्रमाणे परमात्म्याचे स्वरूप प्रकाशित करते तद्धत्मानस्तनिष्ठास्तपराय पुनरावृत्ती ज्याचे मन व बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी रंगून गेली जे परमात्मस्वरूपी निरंतर स्थिर झाले जे केवळ ईश्वर परायण झाले त्यांचे पाप आत्मज्ञानाने धुऊन जाते त्यामुळे ते पुन्हा येत नाही विद्याविन संपणे शुनीच पंडिता समदर्शिन ज्ञानी लोक विद्या व विनयानी संपन्न असलेला ब्राह्मण गाय हत्ती श्वान व चांड या सर्वांकडे समदृष्टीने पाहतात इहर्जिस्त सर्ग यशा साम्येसिंत निर्दोषम हि समम्रह्म तस्मात ब्रह्मि ते स्थिता ज्यांचे मन समत्व बुद्धीत स्थिर झाले त्यांनी इहलौकी म्हणजेच संसारात राहूनच पुनर्जन्म जिंकला कारण निर्दोषत्व व समत्व हे ब्रह्माचे लक्षण असल्याने ज्यांचे मन समत्वबुद्धीत स्थिर होऊन निर्दोष झाले ते ब्रह्मतत्वात लीन झाले नवृश्येत प्रियम प्राप्य नोद्वीजेत्रेद ब्रह्मणी प्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता आनंदित होऊ नये व अप्रिय वस्तूची प्राप्ती झाली असता उद्विग्न होऊ नये अशी समदृष्टी झालेला मनुष्य स्थितप्रज्ञ व मोहातीत झालेला ब्रह्मज्ञ ब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेला असं राहतो बाह्यस्पर्शे सक्तात्म वियत सुखम सोग युक्त अक्षयुते श्लोक एकविसा इंद्रिय व विषय यांच्या संयोगापासून लाभणाऱ्या बाह्य सुखाम विषयीची ज्याची आसक्ती नष्ट झाली आहे असा जो मनुष्य आत्मस्वरूपात आनंद उपभोगू लागतो तो ब्रह्माशी समरस झालेला योगी अक्षय सुखाचा अनुभव घेतो आद्यंत कौंत हे कौतेय विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होणारे भोग दुःखाला कारणीभूत असतात विनाश ते अशाश्वत आहेत असं जाणून ज्ञानी लोक असल्या इंद्रियोपात रममान होत नाहीत शकती हा शरीर विमोक्षणात कामक्रोधो वेगम सयुक्त स सुखी नर जो मनुष्य येथे म्हणजे या संसारात राहून देहत्याग करीपर्यंत म्हणजेच आमरण काम क्रोधादी विकारांचा उद्रेक सहन करू शकतो तोच खरा योगी व तोच खरा सुखी आहे सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूत आत्मसंतोष हे ज्याचं सुख आहे आत्मानंद हेच ज्याचे विश्रामस्थान आहे आणि आत्मस्वरूपाचे ज्ञान ही ज्याची बुद्धीला प्रकाशित करणारी ज्योत आहे असा योगी ब्रह्मस्वरूप होऊन त्याला ब्रह्मनिर्वाण रूप मोक्ष प्राप्त होतो लभनते ब्रह्मनिर्वाण ऋषय क्षीण कलम ज्यांची सर्व नाहीशी झालेली आहेत ज्यांची भेदबुद्धी नाहीशी झालेली आहे जे जितेंद्रिय आहेत व जे अखिल प्राणीमात्रांच्या कल्याणात रममाण झालेले आहेत अशा ऋषीना ब्रह्मस्थितीची प्राप्ती होती कामक्रोधवियुक्तिनाम यतचे नाम्यत वर्तते विदितात्मना श्लोक सव्वीसाव कामक्रोधरहित जितेंद्रिय आणि आत्मज्ञान संपन्न अशा संन्याशी पुरुषांना मोक्षप्राप्ती ही केव्हाही सन्नीधच असते स्पर्शांकृत्वा बहिर्बाह्याशक्षुचैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समो कृत नासाभ्यंतर चारिण यंद्रियमनो बुद्धीर्मुनीमोक्षपरायण वी मुक्त बाह्यविषयांना दूर ठेवून दोन भुवायांच्या मध्ये दृष्टी ठेवून नाकात संचार करणाऱ्या प्राण व अपन या दोन्ही वायूंची गती सम ठेवून इंद्रिये मन आणि बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी वासना भय क्रोध यापासून अलिप्त असतो तो सदोदित मुक्तच असतो नाम मी महेश्वर व प्राणी मातारांचा मित्र आहे असे जो जाणतो त्याला अक्षय शांती प्राप्त होते हरिओमगव गीतासुपनिषदु ब्रह्म विद्याजुन संवाद कर्मसन्यास योग कर्म पंचम